श्लोकार सहसत्र विश्व मुर्ते हाथ गले पहावे अच्छा हैतुर्भुज रूपाने युक्त अम् वा देवा तुम्हारा अंगकंति कोठ वर्णन करावे ज्यादा योगाने नील कमलास व आकाशास ही नि व इंद्री मे मण्चा झाक पसरते ज्याप्रमाणे पाचूला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावेत त्याप्रमाणे प्रभूंच्या गुडघ्यावर खेळल्या खेळल्यामुळे मदनाला शोभा आली प्रभूं मस्तकावर धारण केलेला मुगुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा येते व अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा येते इंद्रधनुष्याच्या मध्या भागात आकाशातील मेघाप्रमाणे श्रीहरीने गळ्यात घातलेले वैजयंती माळ आता उदार गदा, तसे चक्र किती सौम्य फार प्रभू, अशी वा कृष्णमूर्ति पहाने लगे तुमसे गोजीरवाणी कृष्ण रूप पहानेशि दुसरी को इच्छा नहीं जर दृष्टि न पड़े तर त्याच्यापेक्षा विश्वरूपाची किंमत मी कमी मानतो आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून भुक्ती आणि मुक्ती देणारे दुसरे काही नाही म्हणून हे विश्वरूप आता आवरून देवा चतुर्भज गोजीरवाने रूप धारण करा श्लोकार्थ सतेचाळीसावा श्री भगवान म्हणाले हे अर्जुना <coughs> ते हे माझे सर्व अपार सर्वांचे मूळ उत्कृष्ट असे रूप मी प्रसन्न होऊन आपल्या योग सामर्थ्याने तुला दाखवले हे तुझ्याशिवाय दिसले नाही याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही अरे तुला हा कसला लाभ झाला आहे याचा संतोष न मानता भीतीने हेगडा सारखं काय बोलतोस आम्ही कोणाचेही प्रसन्न झालो तर बाह्यात करीच होतो परंतु मनापासून प्रसन्न कोणालाही होत नाही ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याच करता असून जीवांचे समुदाय एकत्र करून एवढे मोठे ध्यान तयार केले माझे मन तुझ्या प्रेमभक्तीने कसे वेळावले हे मला कळत नाही म्हणून आमचे ते परमगुह्य रूप त्याचा जगतात ध्वज उभारला हे माझे ते हे माझे अखंड व अनादि स्वरूप असून याच्यापासून कृष्णादिका अवतार उत्पन्न होतात हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाने भरलेले विश्व व्यापक अनंत दृढ असून सर्वांच्या आरंभीचे आहे अर्जुना तुझ्या वा वाचून हे दुसऱ्या कोणीपूर्वी ऐकलेले व पाहिले नाही कारण ते साधनाने प्राप्त होणारे नव्हे श्लोकार्थ अठ्ठेचाळीसावा स्वरूपाचे ठिकाण श्लोकार अठ्ठेचाळीसावा हे कुरुश्रेष्ठा या रोके तुझे वाचून दुसऱ्या कोणाला हे या प्रकारचे माझे विश्वरूप वेदाध्ययनाने यज्ञाचरणाने आणि दानाने व कर्माचरणाने तसेच उग्र तपाचरणानेही दृष्टीस पडणे शक्य नाही स्वरूपाचे ठिकाणापर्यंत येताच वेदाने मौन धारण केले यज्ञ सर्व स्वर्गापर्यंत जाऊन मागे परतले साधकाने ठिकाणी धाव घेतली ती तरी मोठ्या श्रमाने सत्य लोकापर्यंत येतात तपस्व्याने याचा ऐश्वर्या पाहून उभ्यानेच आपला उग्रपणा टाकला याप्रमाणे तपसाधन करणारेही यापासून दूर राहिले हजी जसे तुझा दृष्टि पडले तसे या मनुष्य लोकतंत्र ही दिन संपत्ति लोग्य असा तू एकटाईस ब्रह्मदेवाच नशीबी या विश्वरूप दर्शना श्लोकार्थ एक हे अर्जुना हे मजे अले घोर रूप पा तू भिऊ नको आ गोधर नको भय सोड़ सन्तुष्ट मना रूप पुनः नीट पहा विषरूप दर्शनाचा लाभाने तू आज धन्य झालाय बाबा रे याचे मानू नको आणि या, या दुसरे काही चांगले आहे मनात भरलेला समुद्र जर आकस्मात प्राप्त झाला तर आपण त्यात बुडून मरू अशा भीतीने तो कोणी सोडून देईल का किंवा सोन्याचा डोंगर दृष्टीत पडल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी सोडून जाईल का दैवयोगाने चिंतापणे प्राप्त झाल्यावर तो अंगावर ते सोडून ओझे होते म्हणून कोणी टाकून देईल का तसेच कामधेनू प्राप्त झाले असता आपल्याला ती पोसवत नाही म्हणून कोणी घालून देईल का शीत उत्पन्न करणारा चंद्र जर घरात आला तर त्याच्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला बाहेर जा असे कोणी म्हणेल का तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे कोणी सूर्याला म्हणेल काय त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे ऐश्वर्या आज तुझे हाती सहज लागले असून तुझे अंगे असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा पण अर्जुना तू अगदी गावढळ असून तुला काही समजत नाही तुला काय म्हणावे अरे तू अंग सोडून प पडछायेला आलिंगन देतोयस तू आपले मन अधीर करून साकार चतुर्भजे रूपावर प्रीती करतोस पण हे ते माझे खरे स्वरूप नव्हे म्हणून पार्था आजुन तरी आस्था सोड अनास्था करू नको। हे भयंकर कृपण आपने जगत व्यापार करते पंख फुटले अशा पिंज घरटत जीवठे पक्षिनी भ्रमण करते अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिथे चित्त घरी बांधलेल्या वासऱ्याकडे असते तसे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी कायम ठेव बाकी मनाच्या समाधाना करता वर कांती माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर परंतु हे पांडवा वारंवार हे माझे वाक्य विसरू नको की या माझ्या स्वरूपा स्वरूपापासून सु, तू आपला भाव दुसरीकडे जाऊ देऊ नको हे, हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हतेस म्हणून तुला भीती उत्पन्न झालीय पण ती सोडून दे व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम राहू दे नंतर विश्वरूप धारण करणारे कृष्ण भगवान म्हणाले अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भज रूप धारण करतो ते तू सुखाने पहा श्लोकार्थ प्नासावा संजय म्हणाला भगवान वासुदेवाने याप्रमाणे भाषण करून पुन्हा आपले रूप अर्जुनाला दाखवले आणि अशा सौम्य रूपाने भ्यालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर आला एवडे वाक्य बोलूँ देवाने पुनः लगलीस मनुष्यरूप धारण केले। लिए ज्ञानेश्वर मनत हत का आश्चर्य नहीं कारण भक्त आवड़ी प्रमाण ते रूप तस घेता श्रीकृष्ण केवल परब्रह्म विश्व रूपासारखे अपने सर्वस्व अर्जुना हाथी दिल पंते आवड़े नहीं अपनास एखादी वस्तु पाजे मन मागून घेऊन ती टाकावी अथवा रत्नाला ठेवावे किंवा एखाद्यावर मला ती आवडत नाही असे म्हणावे तसा हा प्रकार श्रीकृष्णाने अर्जुनाच्या उद्देशाचा शेलका वाटाचे विश्वरूप ते दाखवले यापेक्षा आणखी त्यावर प्रीती तरी कशी करावी सोन्याची लगड मोडून आपल्या हौसेप्रमाणे दागिना घडल्यावर तो जर आपल्या मनास न आला तर आठवून जशी त्याची पुन्हा लगड करावी त्याप्रमाणे अर्जुनाच्या प्रीती करता कृष्णाने विश्वरूप धारण केले पण ते त्याला आवडले नाही म्हणून पुन्हा कृष्णरूप घेतले अशा प्रकारचे शिष्याचे जिगीर सहन करणारे गुरु कुठे सापडतील परंतु संजय म्हणतो कृष्णाच्या अर्जुनावरील प्रीतीची कमाल झाली भगवंताने विश्व व्यापून विश्वरूपाचे दिव्य तेज प्रगट केले होते त्याचा पुन्हा कृष्ण रूपात समावेश झाला ज्याप्रमाणे ईश्वर स्वरूपात सर्व जीव स्वरूपाचा समावेश होतो अथवा बीजात वृक्षाकार साठवला जातो किंवा स्वप्नाचा विस्तार जागृत झाल्यावर नाही सावतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाने चतुर्भुज मूर्ती धारण करून विश्वरूपाचा योग नाहीसा केला जशी सूर्याचे प्रभा सूर्यातच लय पावते अथवा मेघ आकाशात लय पावतात किंवा समुद्राची भरती समुद्रातच गिरते असे पहा की अर्जुनाच्या आवडीकरता कृष्ण रूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखवली तेव्हा त्या वस्त्राची लांबी रुंदी रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराहिक तो अर्ज गिराही अर्जुन त्यात ते वस्त्र घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्याची घडी घातली याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते तेच रूप अचतुर्भुजे गोजीरवाणे असे झाले किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता त्याला आश्वासन दिले एखादा मनुष्य स्वप्नात स्वर्गात गेला असता जसा एकाएकी जागाहून आश्चर्य पावतो तसा अर्जुन चकित झाला किंवा गुरुकृपाता क्षणी सर्व प्रपंच ज्ञान लय पाहून ब्रह्माची स्फूर्ती होते त्याप्रमाणे श्रीमूर्ती पाहून अर्जुनाची स्थिती झाली अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आठ जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा गोष्ट फार उत्तम झाली जसे काळाला जिंकावे किंवा भयंकर वाऱ्यातून सुटून जावे अथवा सात समुद्र आपल्या हाताने तरून जावे त्याप्रमाणे विश्वरूपानंतर श्रीकृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तात फार समाधान झाले मग सूर्य असतात गेल्या वर्षा आकाशात चांदण्या पुन्हा चमकू लागतात त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोकसमुदायासह हो पृथ्वी दृष्टीत पडली आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र असून आपल्या व शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत व एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत असून त्याने टाकलेल्या बाणांच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व भगवान लक्ष्मीपती धुर्यावर बसलेला असून आपण रथाखाली उभे आहोत श्लोकार्थनव अर्जुन म्हणाला हे जनार्दना हे तुमचे सौम्य मानव रूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन पूर्ववत स्वस्थ झाले याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे मागितले तसे प्रभूंचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो मग म्हणाला महाराज खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानात होते अहंकारासह हो मन हे देशवधडीस लागले होते इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते वाचा बोलणे विसरली होती आणि याप्रमाणे शरीरूप गावात अव्यवस्था झाली होती ही सर्व अव्यवस्था मोडून इंद्रिय आपापला व्यापार करू लागले म्हणून श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो असे त्यास वाटले याप्रमाणे अंतर्यामी सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला की देवा तुम्ही हे जे मनुष्यरूप धारण केले ते मी डोळे भरवून पाहिले देवराया आपण या रूपाचे दर्शन मला दिले हे माझे चुकलेल्या लेकरास ले समजावून त्वा मातेने स्तनपान विश्वरूप समुद्रात जो मी हाताने लाटांचे पाणी तोडीत होतो तो आता या तुमच्या चतुर्भुजे मूर्ती रूप तीरा ला येऊन लागलो हे द्वारकावासी वीरश्रेष्ठ आपण मला हे दर्शन दिले नाही तर मजकून चाललेल्या वृक्षावर मेघवर्षाव केलात महाराज सहज त्या तहान लागलेल्या मला हा अमृत सिंधूच भेटला आता मी वाचेन किंवा नाही हा जो अविश्वास उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला माझ्या हृदयरूप अंगणात हर्ष रूप वेली होन व ज्ञान श्लोकार श्री <coughs> भगवान हे अर्जुना हे रूप पहावे अव देखी निरंतर इच्छित हे अर्जुना से भाषण ऐक श्री कृष्ण मनाले अरे काश्वरूपा प्रेमठे मग यह चतुर्भुज मूर्ति लेटने करता फरीरा नहीं है हे जे मी तुला पूर्वी शिकवले ते विसरलास का अरे अर्जुना पर्वत लागला। तरी त्याला तो लहानच वाटतो ही चूक मनाच्या भावनेची आहे तर बाबा आम्ही जे विश्वव्यापक रूप तुला दाखवले ते तप केल्याने शंकर असेही प्राप्त होत नाही आणि हे किरीटी अष्टांग योग साधनाने योगी जरी शिणले तरी त्यांनाही जे विश्वरूप पाहण्याला सापडत नाही ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवांचेही आयुष्य निघून जाते आशारूप ओंजळ हृदयरूप कमा कपाळावर ठेवून अतिशय आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे बघत बसतो त्याप्रमाणे उत्सुक होऊन मोठमोठे हो देव ज्याच्या भेटीची आठही प्रहर इच्छा करतात पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे दे पाहिले नाही ते विश्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने त्वा पाहिले श्लोकार्थ त्रेपन्न हे अर्जुना तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेदाध्यनाने किंवा यज्ञाने होऊ शकणार नाही हे बघ अर्जुना या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाहीत म्हणून चारी वेदांनी सहा शास्त्रासह माघार घेतली हे धनुर्धरा माझ्या विश्वरूपासमोर येण्यास पुष्कळ तपेही समर्थ नाही ज्याप्रमाणे तू अनाय माझे विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे ते दाने व यज्ञ करणाऱ्यांच्या कठीण आहे असा जो मी तो एकच उपायाने सापडेन ठेव जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तरच माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल श्लोकार्थोपन हे परंतपा अर्जुना माझे विश्वरूप खरोखर जाणण्याला पाहण्याला व तद्रूप होण्याला एक अनन्य भक्ती साधन आहे परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय दुसरी गतीच नाही त्याप्रमाणे जर एकनिष्ठ असेल किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेले सर्व ओघ घेऊन समुद्रास मिळण्याकरता जाते व ओघात व समुद्रात मिळण्यात खंड न पडून तिला दुसरी गती नसते त्याप्रमाणे सर्वत्र प्रेम तो तो, मी सर्वत्र सारखाच आहे त्याचप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना सावर जंगम प्राणीमात्रांचे ठिकाणी ज्यांना भजन करण्यास द्वैत भावच उरत नाही अशी ज्या वेळेस चित्तवृत्ती होते त्याच वेळेस माझ्या विश्वरूपाचे ज्ञान होते आणि ज्ञान झाले म्हणजे अर्थात दर्शनही होते मग जसे लाकडापासून अग्नि उत्पन्न होऊन लाकूड पेटल्यावर लाकूड हे नाव नाहीसे होऊन ते अग्निरूप बनते किंवा जोपर्यंत सूर्य व चंद्र हे उगवले नाहीत तोपर्यंत गगन अंधकाराने भरलेले असते मग तेच उगवल्यावर जसा सर्वत्र प्रकाश होतो त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाचा प्रत्यय आल्यावर अहंकार नाहीसा होतो व अहंकार नाहीसा झाल्यावर द्वैत भाव नाहीसा होतो असे समज मग मी तो वगैरे भाव नाहीसा होऊन सर्वत्र मीच भरलेला आहे असे जेव्हा हृदयात बिमते तेव्हा त्या त्याच्या अंगात पूर्ण एकत्र येते श्लोकार्थ पंचाव हे पांडवा माझा उद्देशाने कर्म करना रा, जाते उपाधी कर स्वता कर्मी अर्पण करते जगत मत दुसरे का आवड़ नहीं जो इहण पर लोकी से फल मीज अला जीवना से फल अ प्राणी मात्र हे नाव विसरून मला म्हणून तो निर्वैर होऊन जगतातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तिला भसतो हे पांडवा याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती बनते आणि ज्या वेळेस त्याचे कफ पित्त पित्त वातात्मक शरीर नाहीसे होते त्यावेळेस तो मदरूप होतो संजय म्हणतो हे धृतराष्ट्रा ज्याच्या उदरात सर्व जगत भरून उदर मोठे झाले आहे अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणा रसयुक्त वाणीने असे भाषण केले आनंदरूप संपत्तीने श्रीमान व या सर्व जगतात कृष्णाची भक्ती करण्यात चतुरसाधो अर्जुन त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती नीट न्याळून पाहिल्या परंतु त्यात विश्वरूपापेक्षा कृष्णमूर्तीत विशेष लाभ आहे असे मानले पण अर्जुनाच्या या समजुतीस श्रीकृष्णा ने मान दिला नहीं कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे ना ये सिद्ध करना करता श्रीकृष्ण ने एकदम चांगले दाखिल अर्जुन अपने मनात अलू लगल कि रूपां चांगले रूप को है पुढ़ विचारावे यहाँ मनात विचार करूढ़े तो कशा रीति ने श्रीकृष्ण प्रश्न करील ती कथा ऐसा ज्ञानदेव म्हणतात जी गोष्ट ओवी प्रबंधात विनोदाने सांगितली जाईल ती आनंदयुक्त अंत करणाने ऐका सद्भावाचे ओंधळ भरून रूप मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी अर्पण केली इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकाया एकादशोध्याय श्लोक पंचावन्न ओव्या आठ समाप्त